वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग पंधरावा आदली रात्र आश्रमात काढून वेदवेत ब्राह्मण राजपुरोहित वसिष्ठांच्या समवेत राजमंदिरापाशी येऊन उभे राहिले होते अमात्य आणि सेनापती तसेच व्यापारी वर्गाचे मुख्य प्रतिनिधी रामाच्या अभिषेकाच्या निमित्ताने मनात आनंदून मोठ्या संख्येनं एकत्र जाणले होते क्षरू होत असताना राम जन्माच्या वेळी जसा सूर्य कर्कराशी असताना रामाला अभिषेक करायचा असे द्विजय श्रेष्ठांनी योजले होते सुवर्णाचे जलकुंभ आणले होते सिंहासन सजवले होते रथात झगझीत व्याघ्रचर्म अनुधले होते गंगा यमुनाच्या पुण्यसंगमातून पाणी आणले होते आणखी ज्या कोणत्या पवित्र नद्या डोह हो, कूप सरोवरे वाही, ऊर्ध्व वाही वाकडे तिकडे वाहणारे ओढ येणारे होते त्यातून आणि सप्त सागर समुद्रातून असे सगळीकडून पवित्र जलढते मध दही तूप लाह्या दर्भ फुले दूध आड देखड्या कुमारिका मध असा मोठा सोला हत्ती शिरी नावाच्या झाडांच्या पानांनी झाकलेले जलयुक्त सोन्या चांदीचे घर होते ते उत्कृष्ट पाण्याने भरलेले आणि पद्म आणि उत्पल कमले आत घातलेले कलश शोभवंत दिसत होते चंद्रकिरणासारखी झळाळणारे शुभ्र वर्णाचे रत्ना उत्तम चौरीही रामाकरता सज्ज ठेवली होती तसेच चंद्रबिंबाप्रमाणे शुभ्र असे चकाकणारे छत्र श्रीमान रामाच्या अभिषेक सामग्रीत उठून दिसणारे सज्ज ठेवले होते शुभ्र खोंड आणि शुभ्र घोडा तयार ठेवला होता सर्व प्रकारची वादंत्री त्याचप्रमाणे स्तुती पाठक भाट होते म्हणजे ईश्वाकुवंशी राज्यात ज्या प्रकारच्या अभिषेकाची तयारी करण्याकरता सामग्री गोळा करण्यात येते तशा प्रकारची राजपुत्राच्या अभिषेकाकरता सामग्री घेऊन ते सर्व लोक राजा ज्ञेने तेथे एकत्र आले होते राजा तेथे त्यांना दिसला नाही तेव्हा आम्ही आला आहो हे कोण बरे राजाला सांगेल सूर्य उगून वर आला तरी महाराजांचे दर्शन होत नाही श्रीमान रामाच्या यवराजाभिषेकाची सारी सज्जता झाली आहे असे ते एकमेकात म्हणत असता त्या सर्व लोकांना आणि राजे मंडळींना तो राजाकडून आधाराने वागवला जाणारा सुमंत्र म्हणाला महाराजांच्या आज्ञेने मी रामाला त्वरेने बोलावण्याकरता निघवत आहे बोला आपण सगळे राजाला विशेष करून रामाला पूज्य आहात तेव्हा आपण थोराने महाराजांचे कुशल विचारले आणि जागे झाल्यावर सुद्धा आपण बाहेर काय नाही असे विचारले आहे असे मी त्यांना जाऊन सांगतो असे म्हणून तो पुराने जाणणारं सुतक अंतः पुराच्या द्वारापाशी येऊन पुन्हा आला नेहमी प्रतिबंध असणाऱ्या त्या मंदिरात सुमंत्राने प्रवेश केला आणि राजाची वंश स्तुती सुरू केली राजाच्या शय्याच्या जवळ जाऊन तो उभा राहिला तो इतक्या जवळ केला की राजाच्या आणि फक्त पडदा राहिला गुणयुक्त आशीर्वचनाने त्याने राजाची स्तुती केली हे काकुतश्या चंद्र सूर्य शिव कुबेर वरुण इंद्र अग्नी तुला विजयाप्रत नेऊ भगवती रात्र संपून शुभ दिवस आलाय हे राजश्रेष्ठ आपण जागेवा आणि पुढची कार्य करा ब्राह्मण सेनापती व्यापारी येथे आलेले आपल्या दर्शनाची ते इच्छा करीत उठावे सल्ला देण्यात तज्ञ असलेल्या सुता सुमंत्राची ती स्तुती ऐकून राजा जागा झाला आणि म्हणाला सुता रामाला घेऊन ये म्हणून मी तुला सांगितले होते ना मग माझी आज्ञा का डावली जाते <coughs> मी काही झोपलेल नाही लवकर रामाला घेऊन ये असे राजा सुताला बोला आणि लगेच पुन्हा खाली पडला राजाची ती आज्ञा ऐकून त्याला अभिवादन करून तो मनात काही मोठ्या आनंदाचे कार्य आहे बर का असा विचार करीतांनी सुशोभित केलेल्या राजमार्गावर तो आला मनात आनंद इकडे तिकडे पाहत झटझट झाला तो जात असताना त्याच्या कामा लोकांचे बोर पडत होते ते सर्व बोर अभिषेका संबंधीचे होते ते ऐकून त्याला हर्ष झाला भागावर सुवर्णाच्या प्रतिमा होत्या रत्नांचे आणि पोवळ्यांचे तोरण बांधलेले होते ते भवन शरद ऋतूतील पांढऱ्या मेघा सारखे दिसत होते व मेरूपर्वताच्या गुहे सारखे ते लखलखत होते उत्कृष्ट माळातील मोठ मोठ्या हो मण्याने ते सजवलेले होते मोत्यानी आणि रत्नाने जोडवलेले आणि चंदन अगुरु यांनी ते शृंगारले होते मलया पर्वताजवळच्या नामक चंदनाने भरलेल्या गिरीशिखरावरून वावा तसा त्या भावनावरून सुरेख सुवास वाहत येत होता आवाज काढणाऱ्या सारस मोर पक्ष्यांमुळे ते शोभवंत दिसत होते आणि कोरी वेल बुट्या काढलेल्या होत्या त्या आपल्या दीपवांची मने आणि डोळे आकर्षून घेत होत्या ते भवन चंद्र सूर्या सारखे कुबेर भवनासारखे महेंद्राच्या निवासस्थानासारखे होते विविध पक्षांचे थवे तेथे गजबजले होते सुताने मेरू पर्वताच्या शिखरासारखे उत्तुंग असलेले ते राम मंदिर बघितले तेथे हात जोडून लोक गर्दीत उभे होते खेड्यापाड्यातून लोक राज्याभिषेकाचे वृत्त ऐकून प्रसन्न होऊन आणि उत्सुक होऊन भेटी घेऊन आले होते एखादा सुशोभित दिसणारे सर्वत्र राना प्रकारचे रत्ने जळवलेले असे ते भवन खुबज कृक्षानेही वेढले होते तो सारथी घोडे जोडलेला रस घेऊन गर्दी असलेल्या रस्त्यातून मिरवत झाला राजगृह जवळ करीत तरलेला तो रस पाहून सर्वांची मने आनंदित झाली ते गृह विशाल होते वैभवशाली होते हरिण आणि मौर्यने गजबल्यामुळे ते देखने वाटत होते थोर इंद्राच्या गृहासारख्या त्या गृहाजवळ पोहोचतात त्या सार्थ्याचे मन आनंदाने फुलकित झाले त्या गृहाच्या कैलासाप्रमाणे असलेल्या उत्तम रीतीने शृंगारलेल्या स्वर्ग गृहासारख्या कक्षातून जात जात आणि रामाच्या वचनात असणाऱ्या प्रियदर्शी अशा अनेक माणसांना ओलांडित्राच्या विषयी सर्वतोपरी मंगल कामना प्रकट करणारी हर्ष युक्त बोलणी त्याच्या कानावर पडली रामाचे ते महेंद्र भवनाप्रमाणे असलेले पशु पक्षांनी युक्त असे मेरूच्या शिखराप्रमाणे उंच उंच तेजाने तळपणारे भवन सुमंत्राच्या दृष्टीस पडले द्वाराकडे जाणाऱ्या पायऱ्यापाशी आपापली वाहने सोडून असंख्य लोक हात जोडून उभे होते तसेच खेड्यापाड्यातून भेटी घेऊन आलेल्या लोकांची गर्दी झालेली त्याला दिसली त्यानंतर महान मेघासारखा किंवा पर्वतासारखा दिसणारा मधमत्त अंकुशाला दाद न देणारा आणि आवरण्याला कठीण असा सुंदर आवाढव्य शरीराचा शत्रुंजय नावाचा रामाला वाहून नेणारा हद्दी त्याला दिसला अलंकारांनी नटलेले आणि घोड्यांच्या रथात किंवा हत्तीवर बसलेले राजेलं आणि त्यांचे प्रमुख अमात्यही त्याला दिसते चहू बाजूनी गर्दी करून रथासोबत येणाऱ्यांना बाजूला काढून तो सुत त्या समृद्धांत पुराशिरला पर्वताच्या शिखरावर रेंगाळणाऱ्या मेघासारख्या मोठ्या राजवाड्यासारख्या गृहांनी युक्त असलेल्या त्या भवनात मकर जसा सागरात विना प्रवेश करतो तसा त्या सारथ्याने प्रवेश केला अयोध्याकांडाचा समाप्त।